हे कोण येते कर, कर कर कर हा कशाचा आवाज येतोय घुबडानं आपले कान टवकारले आपले मोठे मोठे डोळे फिरवून तो, तो चहूकडे पाहू लागला आवाज ऐकून ससाही दचकला आणि बिळात जाऊन लपला मग हळूच आपला डोके बाहेर काढून पाहू लागला सापानं देखील आवाज ऐकला त्यानं लगेच मान वर करून फणा उभारला कर कर, कर हळूहळू आवाज जवळ येत होता सरड्यानं पण आवाज ऐकला धोक्याच्या वेळी तर सरडा मोठीच सपळाई करून लपतो त्यानं लगेच आपला रंग बदलला आणि झाडाच्या पानासारखा दिसू लागला फुलपाखरानं आपले पंख झटकले आणि चटकन मिटून घेतले ते फुलावर जाऊन बसलं आणि फुलाच्या पाकळीसारखंच दिसू लागलं हळूहळू सरपटत येणारी गोगलगाय पण थांबली आणि आपल्या कवचात जाऊन गुरफटून बसली आजूबाजूच्या दगडात जाऊन बसल्यावर ती ओळखूच येईना कर करारूच्या कर, कर। अंगावरचे काटे भीतीनं थराथर उभे राहिले काटे पसरून ती हल्ला करायला तयार होऊन बसली जमिनीवरून चालत निघालेला खेकडा लगेच आपल्या बिळात जाऊन लपला नदीच्या किनाऱ्यावर डराव डराव करत बसलेल्या बेडकानं देखील आवाज ऐकला आणि झटकन उडी मारून तो पाण्यात गेला कर कर कर आवाज आता खूपच जवळ यायला लागला होता ज्या दिशेनं आवाज येत होता तिकडे सगळे मानावळून पाहू लागले कोण बरे येत आहे या वळणावरून अरे ही तर आपली गोम तिच्या प्रत्येक पायात एक चप्पल होती वाह काय ही रुबाबदार गोम आणि किती रुबाबदार तिची चाल